पुस्तक माझ्या आयुष्यातील काही आठवणी लेखिका श्रीमती रमाबाई रानडे वाचक विद्या पाटील भाग सातवा सन अठराशे एक्याऐंशी डॉक्टर भांडारकरांचे भाग्यवान व आदर्श कुटुंब तारीख तीन माहेनेवारी सन अठराशे एक्क्याऐंशी इसवीसन रोजी आम्ही मुंबईत आल्यावर प्रेसिडेन्सी मॅजिस्ट्रेट मिस्टर डोसाबाई फ्रामजी कडाका यांच्याकडून स्वतः चार्ज घेतला ही बदली फक्त तीन महिन्यापुरतीच होती आम्ही शेतोळीत एक बंगला घेतला व डॉ भांडारकरांच्या शेजारी राहू लागलो याच वेळी भांडारकरांच्या कुटुंबातील बायकांची व माझी ओळख झाली त्यांची वडील मुलगी शांताबाई यांचा व माझा स्नेह जमला त्या योगाने आमचे एकम्कींकडे वारंवार येऊ लागल्यामुळे त्यांची आई बहीण व भावजाई यांच्याशी माझा परिचय झाला कुटुंबामध मुख्य स्वामिनी असते ती प्रेम धर्मनिष्ठ निरालस असली म्हणजे संसारातील सर्वच माणसे सुखी नीतीमान व उद्योगी अशी होतात व त्यांचे दिवस आनंदात जाऊन स्वर्गसुख येत असं त्यांना वाटत व तगदी खरे आह अशी जी काही भाग्यवान कुटुंबी आमच्या पाण्यात आली त्यात डॉक्टर भांडारकर यांचे नाव पहिले येईल अशी माझी समजूत आहे अन्नपूर्णाबाईंचा स्नेह 24 वर्ष टिकला सौ अन्नपूर्णाबाई भांडारकर यांची वागणूक लेकींशी व सारखीच असे अशी रीत हिंदू कुटुंबात फारच क्वचित दृष्टीस पडते कोटेकाई कोटेकाई दृष्टीस पडते पण यांच्या घरी भेदभाव कधी दिसला नाही त्यामुळे कुटुंबातील सर्वच माणसे एकोप्याने व आनंदाने असत असे जो जो माझ्या लक्षात येईल तो तो त्या बाईबद्दल आदर आदरबुद्धी वाढत जाई, व पुढे पुढे तर मला त्या अगदी आईसारख्या वाटू लागल्या त्याच भावनेने मी त्यांच्याशी वागे व त्याही माझ्यावर प्रेम करून वेळोवेळी शिकवणीच्या गोष्टी सांगत सौ शांताबाईंच्या व माझी एकमेकींवरचे प्रेम त्यांच्या आमरणात होते तसेच शुद्ध व दृढ होते आमच्या चोवीस वर्षाच्या स्नेहामध्ये आमचा केव्हाही गैरसमज झालेला नाही एकमेकीना तोंडावर किंवा के पाठीमागे केव्हाही नावे प्रसंग आला नाही त्या अतिशय धार्मिक सत्यनिष्ठ व उद्योगी असत त्या साली अज्ञान लेकरांना वृद्ध व वत्सल पित्याला पूज्य पित्याला व आम्हा मैत्रिणींचा चटका लावून हा अशाश्वत इलक सोडून अक्षय सुख भोगण्यास परलोकी गेले. आर्य महिला समाजाच्या सभा तेथील प्रार्थना समाजाच्या मुख्य शाळेत आर्य महिला समाज नावाची संस्था पंडित रमाबाई यांनी स्थापन केली होती तिच्या सभा दर शनिवारी भरत असत सवेत आठदा बायका व चारसा पोख्त पुरुष येत असत कोणीतरी एखाद्या विषयावर निबंध अगर थोड्या वेळी लिहून आणत व कधी कधी पुस्तकातील एखादा उतारा सुद्धा लिहून आणत तरी सभेत हजर असलेली पोक्त मंडळी म्हणजे डॉक्टर आत्माराम दादा वास्कराव भागवत वगैरे आम्हाला उत्तेजन यावे म्हणून चांगले लिहिले आहे पण आता यावर कोणी काही बोला असा आग्रह करीत व कोणालाही बोलण्याचे धैर्य झाले नाही तर आपणच चार दोन सोपी व वा लहान वाक्य बोलून दाखवीत व असे बोलावे असे सांगत याप्रमाणे आमचे मुंबईतील चांगले दिवस गेले व आम्ही पुण्यास आलो मुंबई माझा अभ्यास चांगला चालला होता असो मुंबईची हकीकत लिहिताना जे सहज उजार मनात आले ते लिहून गेले ट्रेनिंग कॉलेजातील शनिवारचा सभा पुण्यात सन अठराशे एक्क्याऐंशी साली पहिल्यास प्रिन्सिपल सदर अमीन जागी नेमणूक झाली जा त्याप्रमाणे पुण्यात त्या, त्या जागेचा स्वतः चार्ज घेतला पुण्यास येऊन राहिल्यावर काही दिवसांनी वाटू लागले या त्या की यावेळी नवीन शिकणाऱ्या बायकांकरता एखादी सभा असावी त्यात त्यांनी नेमलेल्या दिवशी जमावे त्यात आपल्यापैकी कोणी अनुभवी व पोक्त गृहस्थांनी या बायका समजेल असा सोपा विषय घेऊन सोप्या शब्दांनी तो समजावून सांगावा हा विचार ठरताच सन अठराशे एक्क्याऐंशीच्या एप्रिल महिन्यापासून काळ्या वावरातील अभ्यंकरांच्या वड्यात फिमेल ट्रेनिंग कॉलेज असे त्याच्या एका दिवाणखान्यात दर शनिवारी संध्याकाळी सभा भरू लागली केरोपंत नानाछत्रे यांचे ज्ञानदान सभेला पहिल्याने चार पाच घरच्या सुमारे दहा बारा बायका व पाच सहा पुरुष येत असत पैकी काही केरोपंत नानाछत्रे नियमाणे येत असत हे सगळ्यांच्या आधी येऊन बसत कधीही चुकावायचे नाहीत फळ्यावर भूगोल खगोलसंबंधी निरनिराळ्या आकृत्या खडूने काढून ग्रहण म्हणजे काय व ते कसे लागते याबद्दल एके दिवशी माहिती द्यावायची दुसऱ्यावेळी ग्रह तारे व नक्षत्र आकाशात कोण कोठे असतात तसेज, कोणत्या नक्षत्रावरून रात्र किती राहिली वगैरे तसेच चंद्रावरून आज कोणती तिथी आहे हे कसे ओळखावे वगैरे माहिती सोप्या शब्दांनी आम्हाला समजेल अशी सांगावी व ज्या विषयाबद्दल त्यांनी माहिती दिली असेल तो विषय कोणाला किती समजला हे पाहण्याकरता आम्हाला प्रत्येकीला आता मी सांगितलेले तुम्हाला जितपत समजले असेल तितपतच लिहून आणा नाहीतर आता उठून सांगा असे सांगावे विषय जरी आम्हाला समजला असला तरी त्याचवेळी उठून सांगण्यापेक्षा तो लिहून आणणे आम्हाला बरे वाटे कारण आम्हापैकी कोणाचे उभे राहून सांगण्यास धीर होत नसे म्हणून लिहून आणण्याचेच कबूल करून दुसऱ्या शनिवारी जिला जितके लिहिता येईल लिहून आण असे लिहून आणलेले पाहून नानांना फार कौतुक वाटे व ते वाचणाऱ्या आम्हामुळींची प्रशंसा करून उत्तेजन देत कधी तर आम्हाला समजावून सांगितलेले विषय न समजल्यामुळे आम्ही भलतेच काही लिहून नेत नसू तेव्हा ते हसून विनोदाने आमची चूक आमच्या लक्षात येईल असे बोलत व त्याच विषयाची पुन्हा प्रतिपादन करून सागर माहिती सांगत आणखी पुन्हा हाच विषय घेऊन त्याच्यावर तुम्हाला मी सांगितलेली माहिती लिहा असे सांगत त्या सांगण्याचा कंटाळा कधीकधी आम्हाला पण लिहिले नाही तर स्वतःला राग येईल म्हणून नानांनी सांगितल मला लिहावे लागू नानांमुळे लिहिण्याची व बोलण्याची सवय लागली अशा रीतीने उमेद देण्यासारखे बोलून व कधी मास्तरासारखे रागे भरूनही दहावी सोळी लिहिण्याचे व चार शब्द बोलण्याचे काम नाना करून घेत शिवाय मला संस्कृत शिकविण्याचे त्यांच्या मनात असे त्याबद्दल त्यांनी चार दोन दिवसात एक दोनदा बोलूनही दाखविले हे स्वतःच्या मनास तरी घरातील बायकांच्या जुन्या व नवीन शिक्षणाला विरुद्ध असलेल्या मतामुळे मी संस्कृत शिकण्याला आरंभ केला असं एकदा कळले की शिकवावयास कोण येतात याचेही भान राहून अपमानसूचक एखाद्यावेळी तरी त्यांना ऐकू जाईल असे त्या बोलतील व नानांचा स्वभाव मानी व तापट असल्यामुळे त्यांना ते सहर होणार नाही तेव्हा तसा प्रसंग न आणणे अधिक बरे असा स्वतःचा विचार ठरला पुढे लवकरच वर असलेल्या भीतीचा अनुभव आम्हाला सात आठ महिन्यांनी आला ती हकीकत ओघाणी येईलच असो केरू नानांचे पितृव्रत प्रेम व प्रोत्साहन आम्ही सभेला ज्या काही दहा बारा जमत होतो त्यापैकी काहीजणी ट्रेनिंग कॉलेजमध्ये शिकत असलेल्या मास्तरनी होत्या अर्थातच त्या पद्धतशीर व अधिक शिकलेल्या होत्या त्यांच्या खालोखाल अण्णासाहेब भिडे यांच्यामधे शिकलेल्या व हो हुशार असत शिवाय त्या माहेरवासिनी असल्यामुळे हो, त्यांना अधिक मोकळेपणाने वागण्याची सवड होती बाकीच्या बायका बेताबेताच्या शिकलेल्या असत त्यात एक मात्र कमी शिकलेली व शहरातील रीतीभातीविषयी बरीच अजाण अशी होती तथापि नानांचा लोभ मजवर विशेष होता ते काहीही प्रश्न विचारित तर किंवा काही समजावून सांगत असले तर मला प्रथम सांगत माझ्या हातून काही चूक झाली तर स्वतःच्या देखत सुद्धा वेळी मुलगी म्हणून रागावत व पुन्हा अशी चूक करू नकोस असे म्हणत सभेबद्दल त्रास झाला नाही सवा म्हणजे काय व तिथे कसे वागावे याबद्दलची पुष्कळ माहिती मला या सभेमुळे झाली पण या सभेचा बोबाटामुळेच नसल्यामुळे मला आमच्या घरच्या बायकांकडून काहीच का त्रास झाला नाही इतकेच नाही तर मी जी बाहेर जाते ती दर शनिवारीच जाते व ती एखाद्या सभेला जात असेल अशी कल्पनाही त्यांना आली नसावी इतर मैत्रिणी जाईला इला भेटाव्यास येतात त्यांनाच भेटाव्यास ही केव्हा केव्हा जाते असे त्यांना वाटत असावे बायकांच्या टोमण्यांमुळे दिवसा अभ्यास शक्य नव्हता माझा अभ्यास घरात चालू असेच पण रात्री व पाटेस होईल तितकाच कारण दिवसापुस्तक हातात घेऊन खाली जाण्याची सोयच नव्हती पुस्तक वाचित बसली आहे अशी नुसती बातमी या वडील बायकांच्या कानावर गेली पुढे की झालीच चर्चा सुरू मग तो विषय त्यांच्या करमणुकीला चेष्टा करून उपरोधिक असण्याला व मला लाजवण्याला किती वेळ तरी पुरत असे ही बोलणी मला एकटीलाच ऐकून घेऊन सहन करावी लागत त्यामुळे मलाच फार त्रास होई, स्वतःच्या कानावर या गोष्टी केव्हा जरी निरुपयास तो जात असत